श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय सहावा ऋषभदेवांचा देहत्याग राजा परीक्षिताने विचारले भगवन योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे ज्यांची रागद्वेषादी कर्मबीजे दग्ध झाली आहेत त्या आत्माराम मुनींना अणिमादी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाहीत <coughs> असे असतानाही भगवान ऋषभांनी त्यांचा स्वीकार का केला नाही श्री शुकदेव म्हणाले तुझे म्हणणे बरोबर आहे परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर्शिकारी आपण पकडलेल्या हरिणावर विश्वास ठेवीत नाही त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचल चित्तावर विश्वास ठेवीत नाहीत म्हटलेच आहे की या चंचल चित्ताशी कधी मैत्री करू नये त्याच्यावर विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल केलेले श्रेष्ठ तपही क्षीण होते जसे व्यभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते त्याप्रमाणे जे योगी मनावर विश्वास ठेवतात त्यांचे मन काम आणि त्यांचे साक्ष साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग यांना प्रथभ्रष्ट करते काम क्रोध मद लोह शोक मोह भय इत्यादी शत्रूंचे तसेच कर्मबंधनाचे मूळ मनच आहे मग कोणताही बुद्धिमान पुरुष त्याच्यावर विश्वास कसा ठेवी म्हणूनच भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकापालांचे सुद्धा जरी भूषण होते तरी ते वेड्यांप्रमाणे वैराग्यासारखे वेश भाषा आणि आचरणाने आपला दैवी प्रभाव झाकून ठेवून राहत होते शेवटी योग्यांच्या देहत्यागाचा विधी शिकविण्यासाठी त्यांनी आपले शरीर त्या रीतीने टाकून देण्याची इच्छा केली आपल्या अंतःकरणामध्ये अभेद रूपाने स्थित असलेल्या परमात्म्याला अभिन्न रूपाने पाहत त्यांनी वासनामुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिले ते योगा योगायोगाने कोकण व्यंकटाचल कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक देशांमध्ये गेले आणि तोंडात दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस व वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेत कुटकाचलाच्या वनामध्ये फिरू लागले याच वेळी झंझावाताने एकमेकावर घातलेल्या वेळूंमुळे प्रचंड वणवा भडकला आणि त्याने साऱ्या वनाला लपेटून ऋषभदेवांसह भस्मसात केले ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोकण व्यंकटाद्री आणि कु कुटकदेशाचा मंदमती राजा अर्हत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा वृत्तांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणतेही भय न बाळगता स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्वक कुमारगाचा प्रचार करील परिणामी कलियुगात देवमायेने मोहित झालेले अनेक अधम लोक आपल्या शास्त्राने सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील अधर्मप्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झालेले ते स्नान न कर आचमन न करना स्वीकार कर विशेषत वेद ब्राह्मण और भगवान यज्ञपुरुषा की निंदा करू लगते अपलियां मान्य नसले नवीन स्वच्छंदी प्रवृत्ति मधे अंधविश्वासन तसे वगे स्वतः घोर नरकत पड़ी रजोगुणा परिपूर्ण अशा लोकमार्ग देव अवतार गुणाचे वर्णन करीत लोग कि अहो सात समुद्र पृथ्वी का सर्व द्वीप वर्षे भारतवर्ष मोटी पुण्यभूमि है कारण यथल लोक श्रीहरिं कल्याणकारक अवतार चरित्रांचे गायन करतात। अहो महाराज प्रियव्रतां वंश सुयशाने उजले ज्या पुराण पुरुष श्री आदिनारायणा ऋषभावतार घेन मोक्ष प्राप्ति करू दे परमहंस धर्मा से आचरण के अहो या जन्मरहित भगवान वृषभदेव मार्गाने दुसरा को योगी मनाने सुधा कसा चालू शकेल कारण योगीजन ज्या योगसिद्धींच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्न करीत राहतात त्या आपोआप प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता <coughs> <coughs> अशा प्रकारे संपूर्ण वेद लोक देवता ब्राह्मण आणि गाईंचे परमगुरु भगवान ऋषभदेवांचे हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवले हे माणसांचे सर्व पाप नाहीसे करणारे आहे जो मनुष्य हे परम मंगलमय पवित्र चरित्र एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवितो त्या दोघांचीही भगवान वासुदेवांमध्ये अनन्न भक्ती निर्माण होते पंडित निरनरा पापांमुळे उत्पन्न होणाऱ्या सांसारिक तापांनी अत्यंत तापलेले आपले अंतःकरण या भक्तीसरितेमध्ये निरंतर धुवून काढतात यामुळे त्यांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंददायी असते की ते लोक नंतर तिच्या बदल्यात स्वतःहून प्राप्त असलेल्या रूप परम पुरुषार्थाचाही आदर करीत नाही भगवंतांचे आप्त झाल्यामुळेच त्यांचे सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात राजन भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे आणि यदुवंशियांचे रक्षण करते गुरु इष्टदेव सुहृद आणि कुलपती होते ते कधी कधी त्यांचे आज्ञाधारक सेवक सुद्धा होत असत सु। अशा प्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्य करतात प्रसंगी त्यांना मुक्तीसुद्धा देतात परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाहीत नेहमी विषयभोगांची अभिलाषा केल्याकारणाने आपल्या खऱ्याखुऱ्या कल्याणाबद्दल अनंत काळपर्यंत जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा देऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वतः नेहमी अनुभवाला येणाऱ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते त्या भगवान ऋषभदेवाना नमस्कारसो इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंस्यां संहितायां पंचमस्कंधो ऋषभदेवानुचित षोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरये नम